श्रीजी गणेशाय नमाग अध्यय विवेक सिंधु हाँ ब्रह्म ब्रह्मस्वरूप समावेशन ये पहिले प्रकरण अपन समझले यपुढ़े विवेक सिंधु ग्रंथा पूर्वार्ध यह प्रकरणी दूसरे प्रकरण स्वानुभव ध्रुतीकरण मजे प्रशंसा कथन ये अपन समझ आहोत श्रीजी गणेशाय नमा मग स्वानुभूतीची म्हणजे स्वस्वरूपाची मैत्रीण जी निजावस्था तुर्याती प्राप्त झाली त्या आत्मानुभवात म्हणजे वर सांगितलेल्या म्हणजे मागील प्रकरणी सांगितलेल्या ज्यांची अशी अवस्था होते तो योग्यांचा राना होय नेत्र उन्मलित झाले अंतःकरणाची उठाउठवी झाली परंतु हृदयात जी अनुभवाची जागृती झाली ती जाईच नाही इंद्रिय ठिकाणावर आली पण त्यांची धावच मोडली आणि ती पुन्हा त्या आनंदाच्या पुरात बुडवली गेली ज्याप्रमाणे एखादे थकलेले गुरु चांगली सुखकर अशी जागा पाहून बसते आणि तिथून उठू लागले असता अगदी घालून द्यावायच लागते त्याचप्रमाणे त्रिविध तापाने पळवलेली इंद्रिय ब्रह्मानंदाने शांत झाली आणि त्यांना आपापल्या विषयात प्रवृत्त करून गेले असता तर ती स्वविषयाच प्रवृत्त होईच नाही नंतर शिष्य बराच वेळाने इंद्रिये झेमतेम ठिकाणावर आणून वेड्यामाकड्या भाषेने सद्गुरू विनंती करू लागला आनंदाच्या भरातच उठला आणि वरचे गुरुला प्रदक्षिणा घालू लागला आणि वारंवार चरणावर मस्तक ठेवू लागला मन प्रेमरसाने भरून गेलं दोन्ही कर जोडली आणि त्या शिष्य राजाने थोडी थोडी भाषणास सुरुवात केली हे अनाथांच्या बंधो हे करुणाच्या समुद्रा आपला जजकार असो हे राजयोगे आपला महिमा प्रसिद्धच आहे जे अनादी अनादिकालापासून हरवलेले जे माझे मलाच चोरले चोरलेले होते त्याची मला श्री गुरुराजांनी भेट करून दिली महाराज आपल्या कृपादृष्टीने मला अप्रोक्षवस्तूंचे दर्शन झाले त्या महासुखाला त्या वृष्टीमध्ये उपमाच नाही हे दातारा नानाप्रकारच्या वस्तू नव्हे सृष्टवस्तूंचे ढिगच ढीगच्या ढीग जरी आपणच अर्पण केले तरी आपल्या उपकाराची फेड व्हायची नाही कारण ब्रह्मवस्तू हे तिनी काळी अविनाशी ज्याला कधी विकार नाही असे आहे आणि इतर ज्या नानाप्रकारच्या वस्तू आहेत त्या सर्व नाशिवंत आहेत तेव्हा त्यांनी उपकाराची फेड कशी काय होणार एकाला एकाने कल्पवृक्ष दिला म्हणून त्याला अर्शातला हार देऊ लागला तर कश... कशाने मूर्ख त्याच्या उपकाराची कशी फेड होणार कोणी चिंतामणी दिला म्हणून त्याच्या उपकाराच्या दाखल फुटकी फुटणारे असे शोध काच देऊ लागले तर ते उतराई काय कामाचे त्याच्या दृष्टीस अंकाराशी पिसे लागलेले आहे तो शहाणा सद्गुरूचा कसा उतराई होणार श्रीगुरूंच्या प्रसादाने पशुला सिंहाचे पद वर राजश्री आणि जीवाला शिवपन प्राप्त होते म्हणून सारे तन मन धनच जेव्हा सद्गुरूला समर्पण करावे तेव्हाच त्याची ते उतराई होता आले तर हो गुरुराजांना भौक्तिभावच पाहिजे परंतु हे न जाणून जो प्राणी गुरुला भजत नाही तो ऋणकरी अधोगतीला जायचा अशा नाशिवंत उपचारांनी जे गुरुला ठगवतात ते मूर्ख पुरुष रौरवादी नरकाची पाहुणेच होत असो आता पुरे। हे पुरे परंतु महाराज हे श्री गुरुराया हे संसारूपरोग निवारण करणाऱ्या वैद्यराजा आपण आत्ताच्या आत्ता एका क्षणात माझी अविद्या मजे मजे अज्ञान फारैसे मी संसारूप रोगाने अगर बेजारोह है प्रमाण मानून किवड़ा रोड़जेलो हो माला अपन फार उत्तम प्रकार के उपचार के लिए ब्रह्मा रसा अर्धम देवन मेरा जो का उपचार के सी मेरा अभी का ही पुष्टता आई कि पुष्ठतेने सारे ब्रह्मांड को साधूजन एखाद्याचे मरण चुकवतात तेव्हा त्या त्यांच्या उपकाराला त्यां त्याने कशाने उतरावी व्हावे आणि ज्याच्या महिम्याने कोटीच्या कोटी जन्ममरणे चुकतात त्या गुरूंच्या दास्याची कोडी काय सांगावी केवळ अनुपमच गुरुकृपेची गुरु गुरु प्राप्ती हीच ज्यांची खून समजावी तेथे ते गुरुदासेविषयी प्रेमलक्षण नित्य नवे असते मंत्र तंत्र इत्यादीकांचा उपदेश करणारे गुरु घरोघरी हवे तितके आयते तयार असतात परतु संसार रूप महादुखा निवारण कहीं होुरू ये दुर्लभ हो कृपा कश कटाक्षा ने एक क्षण संसारा निराश हो तो परब्रह्मा साक्षात्कार करूँ दता महाराज अपन एक संबंध त्रिभुवना कैवल्याचे दाते आहत कि जैसे योगा ने संसारा दारिद्र्यू दड़े लगते महाराज माला अपला अनुग्रह मन मी महासुखा शांत जाो व मला संसार दुःखाचा विसर पडला आता श्री गुरु महाराजांनी एवढे करावे की ते सुख मला फिरून द्यावे आणि मी निरंतर तेच होऊन रावे तर महाराज ते सुख कशाप्रकारे आहे ते मी यथार यथार्थ रीतीने कसे जाणावे हे मला कृपा करून सांगा ही प्रार्थना ऐकून श्रीगुरु हीच कुणी एक काम देणू तिला पानात दाटला आणि ती शिष्यरूप वर्षाला पाजू लागली मग ते योगीराज म्हणाले बाबा तू पूर्णचंद्र आहेस तू माझ्या बौद्धसमुद्राला कशी भरती आणलीस काय सांगू तुझ्या गुणांच्या गणनेला कोणतीच उपमान आहे तर आत्ता सांगण्यात येईल ते नीट पने आपल्या ध्यानात ठेव तुझे गुरुदास्य फळाला आले म्हणून तुला महासुखाचा लाभ झाला आणि परब्रह्माचा अनुभव आला रसास्वाद मनाला कधीच ठाऊक नाही वाचेचा तेथे ते ते रिगाव होत नाही जो स्वयंप्रकाश तो ब्रह्मानंद आज तुला भेटला जे स्थूळही नाही वा बारीकही नाही ठेंगणेही नाही व उंचही नाही ते मधुर असे महा सुख म्हणजे ईश्वर स्वस्वरूपच होई. जे अखंड परब्रह्माचे वर्णन करताना चारही वेदांना कोडं पडले तेच अनुभवास आल्यावर त्यापुढे विषय सुखाची काय जे ते झोपही नाही आणि जागेपणे नाही करणेही नाही व भोगणेही नाही त्या सुखात चाखणार आपला आपणच जेते कोणत्याही काळी मी तूपणा हा भेद नाही त्या परमनिर्माणाच्या ठिकाणी तू लीन झालास जेते एकेच वेळी कल्पनेचे आभाळ पार वितळून गेले ते निर्मळ असे चिदाकांश तुझ पुढं प्रकाशमान झाले हेच महावाक्याचे रहस्य होय की जे जीव व हो ईश्वर यांचे सामरस्य किंवा ऐक्य जेणेकरून संसारसुखाचा विसरपणा मनात बांधतो आणि हाच शिवशक्तीचा समयोग होय यालाच राजयोग असे नाव आहे जेने करून क्षणमात्रात संसाराच्या व्याधी निर्भूळ होऊन जातात निर्विकल्प समाधी हीच हीच संसारूपरोगावरची दिव्य औषधी की जिच्या योगाने ही पण अधिव्याधी नाहीशी होते हाच अलभ्य लाभ तुला झाला जेणेकरून तुला परमात्म्याची भेट झाली आणि क्षणभर महा सुखाचा होऊन गेला अशा प्रकारची जी ही ब्रह्मस्थिती येथे आपली बुदी बुद्धिदृढ़ असा भाव तुझे चित्तात आला है तो तर ऐक तर हाला एक उपाय है तो हा कि स्वरूपा ठिकाने सद्भावना हीच धरावी इतर मिथ्याभ्रम व्यर्थ है तो टाकन दवा विषयाचार ठिकाणी विरक्ति धरावी चित्ता की प्रत्येक वृत्ति क्या अन्य भाव्य कर ईश्वरभक्ति क्या ज्यादा श्री गुरूं का अुग्रह एकांतवास एक सेवन करावा तिथे त्या गुणातीत पुरुषाचे चिंतन करावे जी जी वृत्ती उठेल ती ती निराळ्याच दृष्टीने पाहावी म्हणजे कल्पना बापुडूवाणी होऊन जिरून जाईल मनाबरोबर धावू लागले म्हणजे संसार व्यथा संपायची नाही आपण त्याच्यापासून वेगळे झालो म्हणजे महासुख ठेवलेले आहे जो जो विषय मनात तो तो मिथ्या म्हणून जर आपण त्याचा भेद करीत गेला तर आपोआपच सुलिन्यता प्राप्त होईल म्हणून संकल्प उठला की त्याच्या मागे न जाता माघारी निरालंब स्वरूपाकडे वळवावे आणि ते निरालंब आणि निर्गुण स्वरूप हेच जीवांचे जन्मस्थान आहे म्हणून तेथेच ते लीन व्हावे मी ब्रह्म या भावनेने ब्रह्मरूप स्फुरण होऊ लागते त्याचा तत्त्व करून विचार केला म्हणजे ते निरावलंब स्वरूपामध्येच उठलेले असते असे कळून येते आपल्या जन्मस्थानी बहुत पुण्याने आपले वास्तव्य घडते तेथे ते आपणास विश्रांती मिळावी म्हणजे अधोगतीच चुकते देहाच्या जन्मस्थानाचा जर खरोखर एवढा महिना महिमा असेल तर जीवाच्या जन्मस्थानाचा महिमा आघातच असला पाहिजे नद्या उगमाच्या ठिकाणीच जर स्थिर झाल्या अस आस, तर त्यात समुद्र झाल्या असत्या आणि मग त्या इतर नद्यांनाही आधार झाल्या नसत्या काय त्याचप्रमाणे त्या जीवाने जर आपला उगम सोडला नसता तर ब्रह्मत्वाचा महिमा त्याच्या अंगी सहज आला असता म्हणून कल्पना मारली आणि इंद्रिय होती का नव्हती अशी करून टाकली म्हणजे जी मग जीव व ब्रह्म यात भेद कसा काय उरेल जी अनुभवाची खून जिच्या योगाने प्रपंचाचे निर्मूळ होते त्याचा विचार आता तुला मी सांगतो तो तू ऐक स्वरूपाविषयी प्रांगमुखवृत्ती हेच मायेचे लक्षण होय आणि विपरीत कल्पना ती अविद्या होय मन चतू आदी करून जी ही अनेक इंद्रिये तीच सुख व दुःख देणारे होत तीच लोकांतली अविद्या होय म्हणून कल्पनेचाच ग्रास केला की अविद्येसह वर्तमान माया आटोपली आणि मग इंद्रियांचाही आपोआपस संहार होतो ज्याप्रमाणे पाणीचोर नामक पात्राच्या अनेक फक्त वरचे रंध्र म्हणजे द्वार बंद केले म्हणजे बाकीची जरी मोकळी असली तरी ती बंद करावी लागत नाही ती बंद न करताच आतील पाणी सोडावायाचे बंद होते त्याचप्रमाणे कल्पना नाही अशी झाली की संसारही सुटला म्हणून समजावे आता येथे मला एक आक्षेपाची कल्पना सुचली आहे ती ही की निद्रावस्थेमध्ये ही कल्पना अगदी लीन झालेली असते मग त्याने जीवाचा संसा संसार का चुकत नाही त्या आक्षेपावर आता सुरेख उत्तर देण्यात येईल तरी तरी हे चतुर्पुरुषा ते तू श्रवणकर त्याच्या योगाने तुझा संशय फिटेल निद्रादशेत जीवाला कल्पना म्हणून खरोखर नसते खरी पण अज्ञान काही गेलेले नसते म्हणून पुन्हा संसार आलाच झोपईमध्ये आत्म्याचे अज्ञान असते ते जसेच्या तसेच असते त्यालाच स्वानुभव असे कसे म्हणावे आत्मविषयक अज्ञान जोपर्यंत क्षीण झाले नाही तोपर्यंत जीवाला जन्ममरण काही चुकायचे नाही परंतु श्रीगुरूंच्या अतोल कृपेने अज्ञानाचे वारे पार निघून जाते आणि मग केवळ ते सज्जिदानंद स्वरूप परब्रह्मच राहते निद्राकाळी ही अज्ञानामध्ये लिहिण होते आणि अज्ञानासह वर्तमान ती आत्म्याच्या ठिकाणी असते हे ज्ञानात ठेव जिथे अज्ञान हे काही लयात जात नाही म्हणून संसारही सुटत नाही यास्तव आक्षेपाची उत्तरेसुद्धा निरथकच होत जीवास आणि वृक्षजातांसुद्धा झोप ही नेहमीच आहे आणि तेथे अज्ञानाच्या गर्भात पोटात कल्पने की वस्ती आते अभा निराच है तेथे कल्पना ही अज्ञास वर्तमान स्वरूप लीन होती श्रीगुरू कृपेने बोधाने अज्ञान अपोप नाश पावते कल्पनातीत परभ्रम्ह प्रकाशमान होते हे शिष्य अन् चार्य भूमिका आता संगी तैंक्र मन करूं ईक पहली विक्षेपता हे लक्षा आसू दे दुसरी गतायाता तिसरी सशिष्टता आनी चौथी प्राप्त दशेची सुलिनता हो ब्रह्माचा अभ्यास करूँ लागले मजे चित्ताला स्वरूप की गोड़ी लगते थे टाकून देवन संसारिको तो मधेच हव्यासात पड़तो, मग सावध हो चित्ता माघारी वालवायजी ब्रह्माभ्यास कराया हिच विक्षिपता हो गतायाता ती अ चित्त चित्तस्वरूपाच्या ठिकाणी समरस अगदी एकवट लीन करायचे ती तेथून चलते खरे पण पुन्हा अपवाप स्वरूपी स्वरूपी लागते मग स्वरूपी लावायचे आणि ते तेथेच ठेवायचे म्हणजे ते, ते आनंदाने म्हणजे स्वरूपानंदाने उसक्या खाऊ लागते हेच संश्लीता ब्रह्मामध्ये चित्तपूर्णपणे लीन होते केवळ ज्ञपते मात्र उरते आणि त्या सुखाची आनंदाची उसळ जिरून ती सुलन सुलीनावस्था प्राप्त होते अशा प्रकारे आत्म्यास ब्रह्माभ्यास करू लागलेस। अस म्हणजे सर्व भूमिकांचे ज्ञान होते मग योगीराज अनायासेच तत्त्वाला जाऊन पोचतो अथवा इंद्रिये तरीका का मारावी ती जेथे जेथे जातील तेथे तेथेच ते ते ते वास धरून ठेवावीत म्हणजे तरी रोखडीच सुलीनता प्राप्त होईल तेथे ते इंद्रियाचे इंद्रियांचेही नाव नाही आणि विषय सुकाचेही नाव नाही तेथे कोण कोणाला पाहणार चित्तच मुळी मर मुरू, मरून गेल्यावर मग कोणी कोणाला ओळखायचे बाबा मंदबुद्धीच्या आक्षेपासाठी हा एवढा प्रस्ताव करावा लागला इतरांना एवढे सायस कशाला पाहिजेत असो आता हा प्रसंग पुरे तुला जो हा राजयुग सांगितला हा जो ध्यानात धरेल तो बहुत लोकांमध्ये उत्तम म्हणून समजावा जर पात्यास पाते लागते न लागते इतके अल्प वेळा इतकी जरी मनाला स्वरूपाची ठिकाणी जागृती घडली तर क्षणमात्रात सर्व बापांच्या राशी दग्ध होतात ज्याप्रमाणे स्वप्नात पातक घडले तर जागृता अवस्थेत ते भ भस्मीभूत होते त्याचप्रमाणे आत्मबोधाने सर्व पातक जळून खाक होते चित्त जर आश्रयाशिवाय स्थिर राहतच नसेल तर देवाच्या सगुण स्वरूपाचे चिंतन करावे जेथे अंतःकरणाच्या शेजेवर शारकपूर्वक पूजन करून अनन्य भावाने श्रीहरीची उपासना करावी रजगुण आणि तमगुण जेव्हा धून जातील तेव्हाच चित्तझपाट्याने निर्मळ होईल मग निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी आपोआपच प्रबळ भक्ती उत्पन्न होईल शेवटी त्या निर्गुण परम पुरुषाच्या ठिकाणी जीव ऐक्य पावतो आणि तो त्या महासुखामध्ये समरस अगदी एकूट होऊन राहतो तेव्हा अष्टंग योगे करून अथवा भक्तीच्या बळाने जीव व परमात्मा यांची भेट होऊन तो तादात्म्य पावतो तेव्हा शिष्य विणू लागला की महाराज जीव काय समजायचे बस कशाला म्हणायचे परमात्मा तो कोण तो सगुण आहे की निर्गुण महाराज तो कसा आहे व त्याचे लक्षण काय ते कथन करावे माया ही कसली शक्ती आहे तिचे स्वरूप व स्थिती कशी आहे अविद्याप्रकार काय आहे तिला आश्रय कोणाचा प्रपंच कोणी केला आणि त्याची उभारणी कशी झाली तसेच महाराज जीवाच्या मागे हा नसता संसार काय म्हणून महाराज या प्रश्चे निरूपण करोरथ पूर्ण करावे आ कृपा निधे माला सर्वज्ञ करून सोड़ावे श्री मुकुंद राय मनत अशी शिष्या विनंती ऐकुन पूरे श्री सदगुरु काय मनाले तक श्रोत चित, चित्त चित्त दुरुनाथ महाराज की जय